स्कंद नववा अध्याय सव्वीसावा सावित्री आख्यान नारद म्हणाले हे महामुने आता सावित्रीची उत्पत्ती कशी झाली हे सांगा निरनिराळ्या लोकात तिची कोणी प्रथम पूजा केली तेही विस्ताराने सांगा कारण तिला वेदजननी म्हणतात नारायण मुनी म्हणाले ब्रह्मदेवाने या वेदजननीची पूजा प्रथम केली नंतर देवगण आणि त्यानंतर विद्वज्जनांनी तिचे पूजन केले भारत वर्षात अश्वपती राजाने तिची पूजा केली आणि नंतर चारी वर्णानी तिला पूजले। नारद म्हणाले हा अश्वपती कोण नारायण म्हणाले हा अश्वपती भद्र देशाचा राजा होय तो अत्यंत बलाढ्य होता त्याची लक्ष्मी लक्ष्मीप्रमाणे मालती या नावाने प्रसिद्ध असलेली महाराणी पत्नी होती पण राणी वांझ होती वशिष्ठांच्या आज्ञेने तिने सावित्रीची पूजा केली पण तिला वर मिळाला नाही तेव्हा महेशी खिन्न घरी गेला हे राजा स्वतः पुष्कर तीर्था जाऊन सावित्री ची उपासना शर्ष तप के सावित्रीने दर्शन दिल नहीं पर मात्र तू गाय दशलक्ष जप कर अकाशवाणी काना आतक्यानि राजा ने तेनालीसाय जप एकदा दिवसा पाप नष्ट होते दहा वेळा जप केल्यास दिवसाची आणि रात्रीची घडलेली पापे नाहीशी होतात शंभर जपामुळे महिन्याची पापे आणि हजार जपामुळे वर्षाची पापे नष्ट होतात एक लक्ष जपामुळे सर्व पातके नाहीशी होतात एक कोटी जप केल्यास सर्व जन्मी घडलेली पापे ल पावतात सर्प फणाकृती हात करून कोटी जप केला असता ब्राह्मणाला मुक्ती मिळते ब्राह्मणाने नतमस्त खून ताठ बसून पूर्वाभिमुख करून जप करावा अनामिकेच्या मधल्या पेरापासून दक्षिणावर्तक्रमाने तर्जनीच्या मुळापर्यंत मोजत जावे इंद्रिये नियमित करून जप करावा श्वेत श्वेतकमलाच्या बीजांची माळ करावी ती गोरोचनाने रोचनाने भिजवून तिच्यावर अभिषेक करावा संस्कृत माळेस पंचगव्याचे स्नान घालावे आणि त्या गंगोदकाने स्नान करावे तेव्हा हे राजा तू दशलक्ष जप कर म्हणजे तुला सावित्रीचे दर्शन होईल नंतर नित्याने शुचिरभूत होऊन त्रिकाल संध्या कर म्हणजे तुला फलप्राप्ती होईल त्रिकाल संध्या करणाऱ्याच्या चरणधुलीने सर्व पवित्र होते संधेमुळे पुरुष जीवनमुक्त होतो त्रिकाल संध्या न करणाऱ्या पुरुषाकडून देवतर्पण घेत नाहीत जो द्विजहरी मंत्र त्रिकाल संध्या करीत नाही एकादशी व्रत करीत नाही तो विषारी सर्पाप्रमाणे होय हरिचा नैवेद्य न घेणारा धोबीकाम करणारा बैलारूढ होणारा शुद्रान्न भक्षण करणारा ब्राह्मणही विषारी होय जो ब्राह्मण कन्या विक्रय करतो हरिनामाची विक्री करतो निपुत्रिक स्त्रीचे अन्न खातो ऋतुस्नान स्त्रीचे अन्नभक्षण करतो तसेच कुंटणाचे कार्य करतो व्याजावर उपजीविका करतो जो विद्येचा विक्रय करतो तो विषारी सर्फाप्रमाणे होय जो सूर्योदयानंतर निसतो मत्स्यभक्षण करतो देवीची पूजा करीत नाही तो बिनविषारी सर्पाप्रमाणे होय असे सांगून पराशर ऋषींनी राजाला पूजेचा विधी आणि क्रम सांगितला तसेच सावित्रीच्या ध्यानाविषयी सांगितले नंतर ते मुनी आश्रमात परत गेले त्यानंतर राजाने सावित्रीची विधीपूर्वक पूजा केली तेव्हा राजाला तिचे दर्शन घडले आणि योग्य वर मिळाला हे नारदा आता तो श्रेष्ठ विधी मी तुला सांगतो ज्येष्ठातील कृष्ण त्रयोदशीला शुद्धकाली तसेच चतुर्दशीच्या दिवशी पुरुषाने भक्तीपूर्वक व्रत करावे असे चौदा वर्षे व्रत करून चौदा फले आणि चौदा नैवेद्य अर्पण करावे वस्त्र यज्ञोपवीत आणि विधीपूर्वक भोजन द्यावे जळे आणि शाखा यांचा उपयोग करून घट करावा गणेश सूर्य अग्नी विष्णू शिव पार्वती यांना आणि इष्ट देवीचे घरात आवाहन करावे माध्यम दिनशाखेत सावित्रीचे ध्यान सांगितले आहे तसेच ध्यान स्तोत्र विधान आणि सर्व काममंत्र आता मी निवेदन करतो तप्त सुवर्णाप्रमाणे कांती असलेल्या ब्रह्मतेजाने झळाळणाऱ्या ग्रीष्मातील सूर्याप्रमाणे प्रभा असलेली जिचे मुखप्रसन्न आहे रत्नांनी विभूषित अग्नीप्रमाणे शुद्ध वस्त्र परिधान केलेली भक्तोनुग्रही सर्वदात्री मुक्तिदायी जगतकर्त्याची कांता शांत सुस्वरूप सर्वसंपत्ती रूप वेदांची अधिष्ठात्री वेदशास्त्र आणि वेदबीजस्वरूपिणी अशा मातेला मी नमन करतो मनात ध्यान करून नैवेद्य दाखवून स्वतःच्या मस्तकावर हात ठेवून पुरता भक्तीने ध्यान करून त्याने देवीस आवाहन करावे मंत्रोक्त षोडशोपचार यांनी पूजा करून तिची स्तुती करावी आसन पाद्य अर्ध्य स्नान अनुलेपन धूप दीप नैवेद्य तांबूल शीतल उदक वस्त्र भूषण माल्य गंध आचमन मनोहर उत्कृष्टशय्या असे हे सोळा उपचार आहेत तसेच तिला तीर्थोदक पुण्यमय पूजांगूत शुद्ध असे पाद्य अर्पण करावे पवित्र अर्घ्य पुष्पदले दुर्वा शंखोद यांनी स्नान घालावे देवीला याचा स्वीकार सांगावे हे आंबे मंगल, मंगल दाई, पुण्यमय सुगंधमय सुखद असा धूप मी तुला देत आहे तू स्वीकार कर जगाकडे पाहण्यासाठी आणि अंधाराचा नाश करण्यासाठी मी तुला दीप अर्पण करतो तुष्टीदायी पुष्टीदायी प्रीती कर शुधा गोड असा नैवेद्य तू ग्रहण कर हे देवी रम्य सुवासी करपून पुष्टी देणारा तांबूल मी तुला अर्पिला आहे शीतल आणि तृषा पूर्ण करणारे तू ग्रहण कर देहाची शोभा वाढवणारे रेशमी वस्त्र सभेची शोभा वृद्धिंगत करणारे कापसाचे वस्त्र तू ग्रहण कर कांचन निर्मित श्रीकर श्रीमुक्त सुख पुण्य देणारे असे हे रत्नभूषण तू स्वीकार हे देवी विविध वृक्षांपासून निर्माण झालेले नाना रूपानी पूर्ण फलदायी असे फल तू ग्रहण कर तसेच ही विविध पुष्पांनी युक्त मंगलकारक अशी माला तू स्वीकार हे देवी गंध पुण्यद गंध तू घे उत्तम रम्य मस्तकाची शोभावृद्धी करणारा भूषणावह शेंदूर तू स्वीकृत कर शुद्ध ग्रंथिनी युक्त पवित्र शुद्ध ग्रंथिनी युक्त पवित्र सूत्रात्मक वेदमंत्रांनी पवित्र झालेले यज्ञोपवी तुघे असे म्हणून देवीचे स्तोत्र म्हणावे नंतर ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी चतुर्थात सावित्री शब्द आणि शेवटी स्वाहा हा शब्द पूर्वी लक्ष्मी माया काम यातील शब्दांनी अष्टाक्षरी मंत्र तयार होतो सावित्री गोलोकी कृष्णाने ब्रह्मदेवास केली ती संपूर्ण कथा आता मी तुला निवेदन करतो ती सावित्री ब्रह्मदेवाबरोबर जाण्यास सिद्ध होत नव्हती म्हणून ब्रह्मदेवाने त्या वेदमातेचे स्तवन केले तेव्हा संतुष्ट होऊन तिने ब्रह्मदेव पती होण्याची इच्छा केली ब्रह्मदेव म्हणाला हे सच्चितानंद रूपे तूच मूल प्रकृती आहेस हे हिरण्यगर्भरूपे हे सुंदरी तू प्रसन्न हो हे तेजस्वरूपे हे श्रेष्ठ स्त्रीये हे परमानंद रुपिणी द्विजजातिरूप देवी हे सुंदरी प्रसन्न हो हे ब्राह्मस्वरूपिणी हे मंत्रसारे हे परे सुखदे मोक्षदे देवी सुंदरी प्रसन्न हो हे पापनाशक अग्निशिखोपमे ब्रह्मतेजपुरे हे देवी प्रसन्न हो शरीरा मनाने वाणी पुरुष पाप करते तुझे स्मरण के भस्म होते असे म्हणून ब्रह्मदेव स्वस्थ उभा राहिला त्यानंतर प्रसन्न होऊन सावित्री ब्रह्मलोकी गेली अशा रीतीने अश्वपती राजानंही स्तवन केले तेव्हा तिने दर्शन दिले त्याची कामना पूर्ण झाली संध्या केल्यावर जो तिचे स्तवन करतो त्याला वेदपठणाचे फळ मिळते अध्याय सव्वीसावा समाप्त